पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे शेचाळ प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर एकोणीस एकुनिस एकोणीशे नवी दिल्ली ऑक्टोबर एकोणीस एकुनिस एकोणीशे सत्तेच्या बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हाला असे वाटते की दिवस दररोज लहान होत चाललं असल्यामुळे सहा वाजता जी प्रार्थना सुरू होती ती करण्याकरता उशीर होतो दिवस दररोज दोन ते तीन मिनिटांनी लहान होतो आणि तेवीस डिसेंबरला तो अगदी लहान होतो या दिवसात लवकर संदार पडू लागत असल्यामुळे हो उद्यापासून आपण सायंकाळी साडेपाच वाजता प्रार्थना सुरू करत जाऊ तुम्ही आधीच भजन ऐकले आहे, मला वाटते की या भजनातील हृदयस्पर्शी गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही आश्रम भजनावलीत जे भजन आहेत त्यांच्यातील प्रत्यक्कनामागे एक इतिहास आहा त्यातील सर्व भजन काही अगदी निवडक नाहीत काही निवडक आहेत परंतु तो संपूर्ण संग्रह आश्रमात तयार करण्यात आला आह आश्रमात एक मोठे भक्त होत तगीतशास्त्री होत त्यांचे नाव पंडित खरे होते त्यांनी भजन निवडले त्यांनी अर्थातच काकासाहेब आणि इतरांची मदत घेतली या भजनांचा संग्रहात समावेश करण्यात आला माझा पुतण्या मगनलाल गांधी हा भजन म्हणत असे दक्षिण आफ्रिकेतील आश्रमात तो माझ्यावर दीर्घकाळ राहिला होता असे काही नाही की पंडित खरेनी तसा संग्रह तयार केला इतर अनेकांनीही असे संग्रह तयार केले आहेत कारण ते दिवस स्वातंत्र्याकरता सुरू असलेल्या आपल्या अहिंसक संघर्षाचे होते काही वर्षानंतरही स्वातंत्र न मिळाल्यामुळे अनेक लोकांमध्ये वैफल्यग्रस्ततेची भावना निर्माण झाली यावरून इतकाच निष्कर्ष काढता येऊ शकतो आपले कुठेतरी चुकत होते जेवा काहीतरी चुकते तेव्हा चांगले लोक त्याच्या कानाचा बाहेर कुठेतरी शोध घेत नसतात अशा गोष्टीकरता आपले शेजारी व आपले भवन दोषी आहेत आणि आपण नाही असा विचार करणे बरोबर नसते हा काही बरोबर मार्ग नाही हा चुकीचा मार्ग आहे जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा आपला दोष नाही आणि इतरांचा आहे असा विचार करूक असते सर्व ईशूरभक्त हेच सांगतात तुलसीदास हेच म्हणाले सूरदासई मो सम कौन कुटील खल कामी माझ्यासारखा का कुटील कोण आहे खल कोण आहे कामुक कोण आहे असेच म्हणतात तुलसीदास काय वा सुरदास काय आपल्या दृष्टीतून असे नव्हते परंतु ते स्वतःला असे समजत होते भाऊ बहिणी मुले मित्र आणि इतर सर्व गोतावळा जरी आजूबाजूला असला तरी ते जर ईश्वरापासून दूर असले तर त्यांना तितकेच दुःख व्हायचे आणि मग ते दुःखाने म्हणतात की माझ्यासारखा कुटील खल कामी कोणी नसेल ते असे म्हणाले आणि त्यांनी स्वतःमध्येच दोष द्यायचा प्रयत्न केला ही चांगली गोष्ट आहे असेच अजनू निकसे प्राण कठोर हेही भजन आहे ते भजन म्हणते की अजून ईश्वराचे दर्शन झाले नाही तर अजून प्राणका निघून गेले नाही हे भजन नेहमी गणेशशास्त्री गात असत परंतु एखादवे ते हजर नसले आजारी पडले तर मगन ते गायचे मगन संगीत तज्ञ नव्हते परंतु त्यांचा गळा गोड होता ते ज्या बत्तदिनी विभजन म्हणायचे ते अजून माझ्या कानात आहे ते आश्रमाचे आजारस्तंभ होते आश्रमाच्या संचालनात ते एखाद्या शिळेसारखे होते ते फार काटक होते कुदळीने खोदण्याच्या कामात ते सर्वांच्या पुढे असायचे ते जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा ते शरीराने फार धष्टपुष्ट होते परंतु इथे आल्यानंतर ते जरी आजारी नव्हते तरी त्यांचे वजन कमी झाले होते तिथे ते जरी त्यांना संपूर्ण जबाबदारी सांभाळवी लागायची तरी इथे त्यांना करोडो लोकांसोबत काम करावे लागायचे ही वेगळीच जबाबदारी होती त्यांनी रचनात्मक कामाची भरपुर जबाबदारी घेतली होती आपण रचनात्मक कार्य कसे सोडून देऊ शकतो रचनात्मक कार्याशिवाय स्वराज्याला काय अर्थ राहील आपण स्वतंत्र मिळवले आहे परंतु त्याचे किती मूल्य आहे आपण जरी स्वतंत्र मिळवले असले तरी त्याचे काय आज आपल्या लक्षात येते की त्या काळात आपण पुरेसे रचनात्मक कार्य केले असते तर आज आपल्याला जी दृष्टी पाहावी लागत आहे ती पाहावी लागली नसती आपल्या मनात असे स्वराज्य होते काय त्या दिवसात आपण भरपूर काम केले असते तर आज भारताचा इतिहास वेगळा असता मला यह संशय नहीं मगनलाल का देव स्वराज्यात होता स्वराज्य रामराज्य होते ईश्वरा दर्शन केवल स्वराज्या होते अखेरी ईश्वर का जड़ देह थोड़ा सा है का लोग संगत चार हाथ है एक हाथ शंख दुसर हाथों गदा तिस्या चक्र और चौथयात पद्म आगली कल्पना है ईश्वर अपने हाथों शंख चक्र गम कस धारण करू शो निरंजन निष्कलंक निराकार तो जर भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे असेल तर तो भौतिक आकार कसा धारण करू शकेल आपण ईश्वराची प्रतिमा आपल्या मनात निर्माण करतो आणि मग तिच्यावर विश्वास ठेवतो मग आपण आपल्या ईश्वराकरता कुणाकडे पाहावे त्याला आपण आपल्या कृतीतून पाहूया आपण जेव्हा यज्ञ समजून एखादी गोष्ट करतो तेव्हा आपण आपल्या अंतकणात ईश्वराची स्थापना करतो उदाहरणार्थ जेव्हा एखादा माणूस सरका फिरवतो तेव्हा त्याने कातलेल्या धाग्यात त्याला ईश्वर दिसतो त्याच्या मनात सर्व जग आपले आहे आणि आपले जग तर भारत आहे आणि भारतात असे गरीब आहेत की ज्यांना खाण्याकरिता मिळत नाही असे असते व म्हणून तो दरिद्र करता, तो कताई करतो सूताचा जो एक एक धागा तो काततत असतो त्या धाग्यात मग तो देवाचे दर्शन घेतो त्या दिवसात स्वराज फार दूर होते परंतु जेव्हा आश्रम फार चांगले नव्हते तेव्हा मग लालच्या शब्द निघायचे अजह निकसे प्राण कठोर नंतरच्या भजनात चार प्रहर चार युगांप्रमाणे गेले असे वाटत असे याचा अर्थ संपूर्ण रात्र निघून गेलेली असली तरी हा जीव काही अजून गेला नाही अजूनही देह कायम आहे त्याला चार प्रहर चार युगांप्रमाणे वाटतात मला सुद्धा या रात्रीत्याच मोड्या वाटतात आपण तेव्हा आपले स्वातंत्र्य मिळवलेले नव्हते आता मी मान्य करतो की पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले परंतु हे खरे स्वराज्य आहे असे मी समजत नाही माझ्या कल्पनेतील स्वराज्य हे नाही या स्वराज्याला रामराज्यही म्हणता येऊ शकत नाही आज आपण परस्परांना शत्रू समजू लागलो आहोत मुसलमान हिंदूंचे शत्रू आहेत आणि हिंदू आणि शीख मुसलमानांचे शत्रू आहेत परंतु स्वराज्याच्या माझ्या संकल्पनेत आपण कोणालाही आपला शत्रू समजत नाही आणि आपल्याला कोणाचे शत्रू होण्याची इच्छा सुद्धा नसते ते स्वराज्य अजून आलेले नाही भारतातील हिंदूंनी आणि मुसलमानांनी परस्परांना शत्रू समजायला पाहिजे काय आपली भावंडे एकमेकांशी शत्रुत्व पत्करून राहतील काय मी असे का म्हणतो मी एकदा थोडक्यात सांगितले आहे परंतु आपल्याला जर उंचावर जायची असेल तर आपण सर्वांनी भावाभावाप्रमाणे राहिली पाहिजे ही गोष्ट मी परत परत सांगेन या क्षणी आपण पतित झालो आहोत आणि अजून आपले अदपदन होण्याची शक्यता आह आपल्या अंतकरणात द्वेष भरलेला आहे रक्तपात भरलेला आहमुसलमान पाहताच आपण भडकतो मशिदीत मुसलमानाला ईश्वराची भक्ती करताना पाहिले की आपण त्याला मारून टाकतो त्याला आपण आपला शत्रू समजतो आणि त्याला केव्हा येथून आपण हाकलून लावू शकू याचा विचार करू लागतो त्याच्या मशिदीचे मंदिर बनवण्याचा विचार आपण करू लागतो परंतु मशिदीत प्रार्थना करत असताना त्याने कोणती चुकलेली असते याचा विचार करा देऊळ आणि मशीद सारखेच आहेत मग मुसलमानांनी देवळांचा विध्वंस करावा आणि हिंदूनी देवळाचा असे का ईश्वराच्या नजरेत दोघांचाही सारखाच दोष आहे आपण हिंदू जे करतो त्यामुळे मुसलमान दुखावत असतील आणि मुसलमान जे करतात त्यामुळे हिंदू दुखावत असतील तर आपल्याला स्वराज्य मिळाले असे आपण कसे म्हणू शकतो आपण स्वतःला या परिस्थितीत आणले आहे परंतु आपल्याला या आगेतून बाहेर पडायचे आह मी आधीच सांगितले आहे की मला दिल्लीत करायचे वा मरायचे आहे मी इथे त्याच हिथून आलो आहे अजून मी काहीही केले नाही हे खरे कि आज काल अपन सांप्रदायिक भांडणाबद्दी फारसे ऐकत नहीं वरवर पहाता अपन भावाभाव सारखे राहत आहो परंतु यह स्वतः फसवे इतने पोलिस सैन्य धोका है मनुनजे मुसलमान भीतिमुक्त मीयापूर मोकाझ नहीं इत्या बोबर का मुसलमान सुधा आम्मी इपमान कर आय माज्या डोर तुम्हें खून करा आहार तुम्हाला मला मारावे लागेल काल माझ्या मागे शेख अब्दुल्ला बसलेले होते, होते। त्यांच्याबरोबर काही काश्मीरी ले पंडितही होते शेख आपले मित्र आहेत कोणीतरी आपल्या रफी साहेबांच्या भावाचा मसुरीत खून केला त्यांनी काहीही केलेले नव्हते ते आपले सेवक होते त्यांची विधवा अगदी इथेच बसलेली आहे लोकांच्या मनात घृणा निर्माण होऊ नये म्हणून मी ती दुःखद गोष्टी सांगत नाही माझ्या अंतकरणात अनेक गोष्टी आहेत मी तुम्हाला सार सांगेन मला फार थोड्या गोष्टी माहीत आहेत परंतु मला चर्चा फार लांबवायची नाही ते काही असले तरी भजनात म्हटल्याप्रमाणे आपल्याला ईश्वरदर्शन झाले नाही म्हणून आपल्याला मरण्याची इच्छा असेल तर आपले दोष प्रवताप्रमाणे पाहणे व इतरांच्या दोषाकडे दुर्लक्ष करणे हे त्याकरता उचलायचे पहिले पाऊल असेल सर्व जगासमोर आपण घोषित केले की सर्व दोष आमचा आहे व इतर सर्व चांगले लोक आहेत तर असे करणे भ्याडपणाचे होणार नाही असे केल्यामुळे आपले अदप होणार नाही उलट आपण नवीन उंची गाठू आणि धैर्यशाली होऊ आपल्याला देशात देवाचे राज्य वा राम राज्य निर्माण करायचे असेल तर आपण आपले दोष मोठे करून पहावे। आणि मुसलमानांचे दोष न पाहणे हे आपले पहिले काम आहे असे मी म्हणेन मुसलमानांमध्ये काहीच दोष नाहीत असे मला म्हणायचे नाही त्यांनी बरीच दुखापत केली आहे त्यांनी केलेल्या चुका लपवण्यात वा त्यांच्याबद्दलचे अज्ञान दाखवण्यात काही अर्थ नाही परंतु ही माहीत असूनही मी त्याकडे पाहणार नाही मी जर त्या चुकांचा विचार करू लागलो तर मला वेळ लागेल आणि मी भारताची सेवा करू शकणार नाही मला कोणीही शत्रू नाही असा विचार करून मी सुरुवात केली व जगासमोर मी माझे सर्व दोष उघड केले आणि इतरांच्या दोषांकडे डोळे दो झाक केली तर काय होईल त्यांना पाहण्याकरता ईश्वर आहे कोणी मला थापड वारली वा कान कापले वा गळा कापला तर त्याचे काय माणसाला केव्हा ना केव्हा के मरावेच लागते न्याय करण्याकरता ईश्वर आहे मी काहीही करत असलो तरी त्याला विसरता कामा नाही यामुळेच मी वारंवार सांगत असतो की तुम्ही तुमची अंतकरणे इतकी शुद्ध ठेवली पाहिजे की जगाने तुमच्या विरुद्ध तक्रार करायला नको आज मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा दिल्लीतील परिस्थितीबद्दल मला विचारण्यात आले आता सुद्धा हिंदू आणि मुसलमान अंतकरणापासून एक नसल्यामुळे मला लाजेने मान खाली घडावी लागली सरदार आणि जवाहरलाल यांनी पोलीस आणि सैन्य ठेवल्यामुळे ते एकमेकांचे गळे कापत नाहीत ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याचे काय ब्रिटिशसुद्धा अशी व्यवस्था करत होते दिल्लीमध्ये जे घडत आहे ते पाहण्याची आपली इच्छा नाही आज माझे पंख कापलेले आहेत मी जर परत माझे पंख वाढवू शकलो तर मी पाकिस्तानमध्ये उडत जाईन आणि तिथे हिंदूंनी आणि शिकांनी कोणते अपराध केले ते पाहिजे परंतु त्यांनी जर काही केलेच असेल तर त्यांनी तिथे आपल्याच घरात का राहू नये परंतु आज हे सांगण्याकरता मला तोंड आहे काय मी केवळ लोकांना समजावून सांगू शकतो आणि तुम्हाला ईश्वराचे दर्शन घ्यायचे असेल व खऱ्या स्वराज्याची स्थापना करायची असेल तर आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे आणि भारत अदपतित देश नाही असे घोषित करायला पाहिजे यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल आणि आपल्या देशातील भूक आणि तहान दूर करण्याकरताही आपल्याला वेळेला मिळेल आज संपूर्ण जग आपल्याकडे पाहता कारण आशियाला जर वर्याय जायची असस्त आणि आफ्रिकल हपशींची प्रगती व्हायची असल तर भारताला उंच उठायला पाहिजे भारत नहमीच आशियाचाच नाही तर युरोपचं सुद्धा केंद्र राहिला आहा भारत जर काही साध्य करू शकला तर संपूर्ण जगाला त्यापासून प्रेरणा मिळू शक थंडीत कुडकुडत आह जगाला जर उब मिळायची असल तर ती केवळ भारताकडूनच मिळू शकत माझी ईश्वराला आणि तुम्हालाही प्रार्थना आहे की सर्वांना उब मिळू शक्याप्रकारे आपण वागलो पाहिजे आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जगाला उब मिळाली पाहिजे संपूर्ण आशिया आणि आफ्रिकेचे लोक आपल्याकडे पाहत आहेत इथं काहीतरी घडत आहे अशी जर त्यांची खात्री पटली तर संपूर्ण जग आपल्या उदाहरणाच अनुसरण करील प्रकरण एकशे सत्तेचाळ प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर वीस एकोणीसशे गांधीजींचे मौन असल्यामुळे हि भाषण वाचून दाखवण्यात आले नवी दिल्ली ऑक्टोबर वीस एकोणीशे सत्तेचाळी मुसलमान आरोग्याधिकाऱ्याच्या कामावर जात असताना खून करण्यात आला असं राजकुमारी अमृत कौरने काल रात्री प्रार्थनेनंतर मला सांगितले त्यांनी मला सांगितले की तो चांगला अधिकारी होता आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पडत त्या होता त्याच्या मागे विधवा आणि मुले आहेत ती विधवा आक्रोश करताना म्हणत होती की त्या खुण्याने माझ्या मुलांचा आणि माझाही खून करायला पाहिजे होता तिचा नवराज तिचा सर्व काही होता बाकरी तोच कमावत होता आता जगण्यात काय उरले आहे मी कालच तुम्हाला सांगत होतो की दिल्लीत जशी शांतता दिसून पडते आहे तरी तसे नाही जोपर्यंत अशा एका दुसऱ्या घटना घडत राहतील तोपर्यंत दिल्लीतील दिल वर्वरची शांतता पाहून आपण समाधान मानू शकत नाही ही तर स्मशान शांतता आहे, जि लॉर्ड इरविन जे आता लॉर्ड हलिफॉक्स आह दिल्लीच व्हायसराय होति ते हिंदुस्थानातील वर्वरच्या शांततला स्मशान शांतता म्हणून समजल होत राजकुमारीन असंही सांगितल की कुरान शरीफप्रमाणे शवयात्रा काढण्याकरता पुरस् मुसलमानसुद्धा गोळा करण कठीण झाल होत ही हकीगत ऐकून माझ्यासारख्या संव्दनशील माणसाचा जसा थरकाप होतो तसाच थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही दिल्लीची ही अवस्था बहुमत कितीही शक्तिशाली असले तरी बहुमताला अल्पमताने घाबरावे हे भ्याडपणाची चिन्ह आहे मला आशा आहे की सत्ताधारी गुन्हेगारांचा शोध घेतील आणि त्यांना शिक्षा दवतील हा जर अखेरचा अपराध असेल तर मला काही म्हणायचे नाही परंतु अशा प्रकारचे अपराध नेहमीच लाजीरवाणी असतात परंतु मला भीती आहे की हा तर केवळ एक नमुना आहे यामुळे दिल्लीच्या अंतरातमण जागे झाले पाहिजे कांबळ्यांकरता पैसे येणे सुरु आहे सर्व देणगीदारांचे मी आभार मानतो माझेदान केवळ हिंदूंकरता वा केवळ मुसलमानांकरता आहे असे एकही देणगीदार म्हणाला नाही याचा मला आनंद होतो मला अजून एका धोक्याच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधणे दुःखाने भाग पडत आहे जर तो तसा असेल तर हा धोका खरोखरीचा आहे की नाही हे मला माहीत नाही एक इंग्रज गृहस्थ आपल्या अनावृत्त पत्रात लिहितात ज्या कोणाशी याचा संबंध असेल त्याला आपल्यापैकी अनेक लोक दंगलग्रस्त भागातील एकाकी ठिकाणी राहतात आपण ब्रिटिश आहो आणि वर्षोगंती वैयक्तिक त्याग करून या देशातील लोकांच्या कल्याणाकरता आपण झटत आहोत भारतात जितके इंग्रज राहिलेले आहेत त्यांना मारून टाकण्यात यावे असा गुप्त संदेश देण्यात आला आहे असे आता मला कळले देशाशी निष्ठावंत असलेल्या सर्व नागरिकांच्या प्राणाचे आणि संपत्तीचे रक्षण केले जाईल असे पंडित नेहरुंनी आश्वासन दिले असल्याचे मी वृत्तपत्रामधून वाचले परंतु ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांकरता संरक्षणाची फार कमी व्यवस्था आहे वा नाहीच असे म्हणले तरी चालेल आमच्याकरता तर मुळीच नाही असे करणेही अशक्य आहे या पत्रातील अजूनही बराज भाग इथे दिला जाऊ शकतो धोक्याची जाणीव व्हावी म्हणून आवश्यक तितका भाग मी दिला आहे शक्य आहे की ही भीती खोटी असावी भी। परंतु अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करणे हा शानपणा आहे मला आशा आहे की पत्र लिहिणाऱ्याच्या भीतीला काहीही कारण नाही सैन्य आणि पोलिसांची यंत्रणा कितीही कार्यक्षम असली तरी दूरदूर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या रक्षणाकरता सरकारजवळ कोणते साधन नाही सध्या तरी नाही या पत्र पत्रलेखकाच्या मताशी मी सहमत आहे संरक्षण आधी आतून यायला पाहिजे म्हणजे ईश्वरावरील अढळ श्रद्धेतून आणि दुसरे म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या सद्भावनेतून जर या दोन्ही गोष्टी नसतील तर भारताच्या आतिथ्याविरोधी किनाऱ्याला सोडून जाणे हाच उत्तम मार्ग ठरतो परंतु गोष्टी अशा थराला आलेल्या नाही आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की भारताचे से प्रामाणिक सेवक बनून भारतात राहू इच्छिणाऱ्या इंग्रजांकडे विशेष लक्ष देणे आपले कर्तव्य आहे त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान व्हायला नको त्यांच्याकडे किंचितही दुर्लक्ष व्हायला नको स्वतंत्र आणि स्वाभिमानी राष्ट्र म्हणून आपल्याला आपले, आपले नाव टिकवायचे असेल तर वृत्तपत्रांनी आणि सार्वजनिक संस्थांनीही इतर गोष्टींप्रमाणेच याबाबतीत काळजी घेतली पाहिजे आपण जर आपल्यांचा मान ठेवू शकणार नाही मग ते किती अल्पसंख्य असो तर आपलाही सन्मान कायम राहू शकणार नाही प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन अक्टोबर एकवीस एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर एकवीस एकोणीसशे बंधूं आणि भगिनींनो आज सुद्धा एक प्रकरण माझ्या कानावर आले यात मुसलमानाचा खून करण्यात आलेला नाही तर खून आलेला माणूस बहुदा हिंदू होता आणि तो सरकारी नोकरीत होता त्याला जिथे पाठवण्यात आले होते तिथे तो आपले काम करत होता तिथे कोणी असेल की ज्याच्या हातात बंदूक होती आणि त्याने बंदुकीने त्याला मारून टाकले त्याने काही गुन्हा केला असे काही माझ्या ऐकेवात नाही बस त्याच्या मनात आले की आपण म्हणतो तसे हा माणूस करत नाही आणि म्हणून त्याला मारून टाकले मला यातून इतकेच सांगायचे आहे की ही जी आम्हाला सवय झाली आहे आणि आता तर स्वातंत्र्याची केवळ सुरुवात आहे आणि स्वातंत्र्य मिळताच आमच्या मनात आले की आमच्याजवळ बंदूक आहे म्हणून त्याला मारून टाकू एखादा माणूस उडत्या पक्षाला मारून टाकतो त्याचा वेध घेतो उडत्या पक्षाचा वेध घेणारा तो, तो, तो मोठा शिकारी होतो असे ते गृहस्थ आहेत ते अमलदार आहेत त्यांचाही तो वेध घेतो त्याला ते काम करण्याचा हुकूम देण्यात आला होता बस मनात आला की मारा तर मारून टाकायचे अशाने तर भारतात आपली परिस्थिती भयानक होणार आहे कोणी माणूस आरामात राहू शकणार नाही असे म्हणतात असे अनेक जंगली भाग आहेत की जिथे कोणी सुरक्षित राहू शकत नाही एखाद्या जो बंदूक असेल व त्याला खून करायचा असेल तर त्याच्या मनात असा प्रश्न येत नाही की माणसाचा खून कसा करायचा जो खून करतो तो जिवंत तर करू शकत नाही हे सत्य आहे जो जीवन देऊ शकतो तोच जीव घेऊ शकतो हा सुद्धा नियम आहे परंतु हे केवळ ईश्वर करू शकतो माणूस जर जीव निर्माण करू शकत नसेल तर त्याला जीव घेण्याचा काय अधिकार जीव निर्माण करणे माणसाच्या हातात आहे काय परंतु हिंदूंच्या मनात मुसलमानांची शिकार करणे असते आणि मुसलमानांच्या मनात शिखाची शिकार करणे असते आणि शिखाच्या मनात मुसलमानाची शिकार करणे असते आज तर ते तसे करतील पण ज्यांची शिकार करायची ते सर्व निघून गेले की मग आपसात शिकार सुरू हा जगाचा नियम आहे आपण त्याच नियमाप्रमाणे वागायला सुरुवात केली आहे यामुळे ही घटना तुम्हाला सांगावी असा मी विचार केला दुसरी गोष्ट ही की अधिकाऱ्यांनी अनेक लोकांना अटक केली आहे भूतकाळात आपण स्वतंत्र नव्हतो आज सुद्धा आपण स्वतंत्र नाही असे गृहीत धरले पाहिजे त्या काळात सुद्धा लोकांना अटक होत असे फार झाले तर व्हायसरायकडे अर्ज करा त्यांनी म्हटले की सोडा तर सुटका परंतु व्हायसराय साहेब स्वतः सोडू शकत नव्हते ते नियमाप्रमाणे काम करायचे सैनिकी कायदा जरी कायदा असला तरी कायद्याप्रमाणे काम कायद्याप्रमाणे त्यांचे स्वतःचे अधिकारी असायचे व ते कायद्याप्रमाणे काम करायचे त्यांनी जर मान्य केले की कोणाला तरी सोडण्यात यावे तर तो सोडला जायचा इतरांच्या बाबतीत वायसराय म्हणायचं मी तुला चौकशी केल्यानंतरच सोडू शकतो ही अगदी परिपूर्ण कायदशीर भूमिका आहे ज्यांना कायद्याप्रमाणे अटक झाली आहे ते जर दोषी आढळले तर त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल परंतु आता सरकार आपल्या हातात आहे अजून आपण सरकार चालवले नाही जर कोणी मंत्री असस्त आणि त्याला वाटत असेल की आपण म्हणून त्याची सुटका करू शकतो तर मग आपण संपलोच असे व्हायला नको की खुली लोकांना अटक करायची आणि नंतर सोडून द्यायचे गुन्हेगारांना अटक करून नंतर सोडून दक्षिण्याची परंपरा आपल्याला सुरु करायची नाही अशा परिस्थितीत मी म्हणेन की एकदा एखाद्याला एक कायद्याप्रमाणे पोलिसांनी अटक केली की नंतर त्याबद्दल काही तक्रार आहे म्हणून वा अटक झालेल्या व्यक्तीने अर्ज केला म्हणूनही सरकार सुद्धा त्या व्यक्तीला सोडू शकत नाही कोणत्या आधारावर सरकार त्याला सोडू शकल्याकडे पोलीस न्यायालय वकील विनाकारण आहेत काय माझा कोणी नातलग वा मित्र आहे म्हणून वा कोणीतरी त्याची शिफारस कली म्हणून मी त्याला कसा सोडू शकतो तो कसा दोषमुक्त होऊ शकतो माझ्या मत तो दोषमुक्त होऊ शकत नाही तो जर गुन्हेगार नसेल तर त्याला शिक्षा होऊच शकत नाही अशा प्रकारे आपण आपली संपूर्ण न्यायप्रणाली स्वच्छ ठेवली पाहिजे आपले न्यायाधीश त्या प्रतीचे असले पाहिजे पोलीस आणि वकील यांना केवळ खटला चालवायचा म्हणून चालवू हो नये आणि अमुक एका संख्येत न्यायालयातून शिक्षा झालीच पाहिजे असा विचार तर त्यांनी मुळीच करू नये ज्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांनाच झाली पाहिजे परंतु हे सर्व कायद्याचे काम न्यायालयाचे आहे समजा माणसाने तक्रार केली की त्याने माझ्यावर हल्ला केला त्याला पकडा पकडले त्याला सोडवण्याकरता मी काही प्रमुखाकडे जाऊ प्रमुख म्हणेल की न्यायालयात जा तक्रार करणाऱ्यानंतर जर म्हणेल की पकडून काय करायचे आमचे वैर वाढेल त्याला सोडून द्या तर न्यायालय त्याला सोडून देईल वकील सुद्धा ती गोष्ट कबूल करील परंतु समजा की खरोखर खून झाल्याचा खटला आहे अशा परिस्थितीत तक्रार करत्याची इच्छा जरी असली तरी तो सुटू शकत नाही जर अपराधी माणूस सुटला तर आपले काम पुढे जाऊ शकत नाही मी वकिली केली आहे आणि अनेकांना सोडवले आहे कसे खुनी व्यक्तीने आपण खून केल्याचे कबूल केले पाहिजे आणि न्यायालयाला आश्वासन दिले पाहिजे की आता माझे मन शुद्ध झाले आहे व त्याने दयेची विनवणी केली पाहिजे तक्रार करता सुद्धा म्हणू शकतो की आता मी मित्र झालो आहो व आरोपीला माफ करण्यात यावे व आरोपीला शिक्षा करण्यात येऊ नये त्याने रागाच्या भरात खून केला आता त्याला फासावर लटकून काय फायदा आता आरोपी माझा मित्र झाला आहे त्याची मला मदत होऊ शकते व तो आपले मन ईश्वर भक्तीकडे वळवू शकतो तो ईश्वराची प्रार्थना करायला सुरुवात करू शकतो आणि तसे असेल तर आपण त्याला तसे करण्यापासून का अडवावे नंतर आरोपी म्हणेल की मी खून तर केला आहे अपराध केला आहे पण यावेळी माफ करा तक्रार करणाराने मला माफ केले आहे शक्य आहे की यानंतर मी चांगले काम करीन आणि समाजाची सेवा करीन यामुळे मला सोडवून द्या खुनी माणसाला सोडवण्याचा हा मार्ग आहे असे कायदेशीरपणे करता येऊ शकते परंतु आपल्याला आता मिळालेल्या सत्तेचा आपण दुरुपयोग करू नये आपण असे केले तर लोक कितीतरी अपराधांना सोडण्याचा आग्रह धरतील मग तो गरीब बिचारा मंत्री तरी काय करील कल्पना करा की त्यांनी चुकीच्या कोणाच्या तरी सुटकेचा आदेश दिला त्या व्यक्तीला सोडण्याचा त्याला अधिकार आहे असेही समजा परंतु तरीही त्याने असे करू नये त्याच्या भावाने मित्रांनी वा पत्नी जरी अपराध केलेला असेल तरीही त्याने असे करू नये न्यायालयात अर्ज करा वा वकिलाकडे वा फिर्यादीकडे जा परंतु याबाबतीत मी काही करू शकत नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे पवित्र अंतकरणाचे मंत्री असल्याशिवाय आपण हे काम करू शकत नाही मला एक सूचना मिळाली आहे की मी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त बोलायला नको माझी जास्त बोलण्याची इच्छा सुद्धा नाही मी भरपूर बोललो आहे मला फार लांबलजक बोलण्याची हाऊस सुद्धा नाही जेव्हा बोलण्याची गरज असते तेव्हाच मी बोलतो परंतु मला सांगण्यात आले आहे की मी जर पंधरा मिनिटांपेक्षा जास्त बोललो नाही तर लोकांचा जास्त फायदा होईल लोक माझे बोलणे जास्त काळजीपूर्वक ऐकतील कारण शब्द ऐकण्याकरता ते उत्सुक असतील मग तशी सवय पडेल आणि मी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बोलणार नाही प्रकरण एकशे एकोणपन्नास प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर बावीस एकोणीसशे सत्तेचा नवी दिल्ली ऑक्टोबर 22 एकोणीसशे सत्तेच्या बंधूंनं आणि भगिनींना सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की कांबळी येणे सुरुच आहे नुकताच मला कळले की आज दोनशे कांबळी आली कांबळी आणि पैसेसुद्धा दररोज येत आहेत मला आशा आहे की इथे शिबिरात असलेल्या लोकांकरता पांघरणाची अडचण जाणार नाही अजूनही कांबळी उपलब्ध होतील आपल्या लोकात इतका उदारपणा कायम आहे ही चांगली गोष्ट आहे एक सद्गृहस्त माझ्याकड़ आले मी उर्दू वृत्तपत्र क्वचितच वाचत असतो मग दररोज वाचण्याची गोष्ट तर दूरच मी उर्दू वाचू शकतो परंतु मला तसे करणे कठिन जाते मूल जेव्हा अक्षर वाचणे शिकते तेव्हा ते, ते हळूहळू वा अक्षर वाचते मी त्याच अवस्थेत आहे मुलापेक्षा थोडे जास्त येते परंतु वेगात वाचायचे असेल तर वाचू शकत नाही तर त्या सदगृहस्थांनी एका उर्दू वृत्तपत्रात ज्या गोष्टी आल्या होत्या त्या वाचून दाखवल्या ते ऐकले आणि मला दुःख झाले सर्व गोष्टी तर मी जे सांगत बसू शकत नाही त्यात लिहिले आहे की आता आम्ही ठरवले आहे की ते जे वृत्तपत्रवाले आहेत संपादक साहेब आहेत त्यांनी ठरवले असेल परंतु आशा आहे की संपूर्ण भारताने ठरवले नसेल सर्व मुसलमानांनी पाकिस्तानमध्ये निघून जावे आणि जे मागे राहतील त्यांची एकतर कत्तर होईल वा त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून देण्यात येईल या वृत्तपत्राने वा संपादक साहेबांनी जे लिहिले आहे ते खरे असेल तर मोठी राजीरवाणी गोष्ट आहे संपादकाच्या लेखणीतून अशी गोष्ट बाहेर पडायलाच नको अशी वर्तमानपत्रे तर निघायलाच नको त्यांची दर खरोखर असे मत असेल तर ते, ते लोकांना सांगू शकतात परंतु जर ते असे डंक्याच्या चोटीवर म्हणत असतील तर मुसलमानांनी एकतर पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे वा त्या सगळ्यांची कत्तल केली जाईल मी काल सांगितल्याप्रमाणे ते जर पाकिस्तानमध्ये निघून गेले तर नंतर काय कराल आपसात भांडाल एका सज्जनग्रस्ताने तर मला सांगून टाकले की आपसात लढाई सुरु सुद्धा झाली आहे ही आपसातली लढाई तर होणारच होती एकदा का रक्ताची चढ लागली की मग ती सुट्टी कठीण जात असते आपली सुद्धा अशीच परिस्थिती होणार आहे परंतु वर्तमानपत्रवाले गृहस्थ असे म्हणाले आणि त्यांनी असे छापले हे ठीक आहे परंतु आपले लोक तर अशा वृत्तपत्रांमागे वेळी झाली आहेत गीता सोडा बायबल सोडा कुरान शरीफ सोडा आणि ही वृत्तपत्रेच आमची गीता झाली आहेत जे येते त्याला आम्ही ब्रम्ह समजतो लोक अशा प्रकारे वेळे झाले आहेत आणि वर्तमानपत्रे त्याचा फायदा घेऊन असे छापत असतील तर ती वाईट गोष्ट आहे या याबद्दल माझी अधिक बोलण्याची इच्छा नाही दुसरी गोष्ट ही आहे की प्रत्येक ठिकाणावरून तक्रारी येत आहेत हे ठीक आहे की इंग्रजांच्या काळात जी देशी संस्थाने होती ती आपल्या मनाप्रमाणे वागत होती ब्रिटिश सरकार थोडासा लगामता ठवायचे त्यांना लगाम ठेवणे भाग होते कारण त्यांना सरकार सरवायचे होते आज सरकार निघून गेले आहे हां पण सरदार पटेल आहे त्यांचे फार मोठे खाते आहे यामुळे त्यांनी काही करावे परंतु या परिस्थितीत गरीब बिचारे सरदार काय करू शकतात त्यांची तर स्वतःची भाषा आहे हिंदुस्तांची सेवा केली आहे म्हणूनच ते सरदार झाले आहेत परंतु त्यांच्याजवळ तलवार नाही बंदूक नाही लष्कर नाही ते सैन्याचे माणूसही नाहीत ते सेनापती नाहीत की ज्यांच्या आदेशाचे आपोआप पालन होते आपण यांचे मीठ खातो व ते आपले मालक आहेत असे जोपर्यंत सैनिक समजतात म्हणजेच त्यांना ते जनतेचे महान सेवक समजतात तोपर्यंत सर्व काही ठाकटी कसे आता संसारिकांचे म्हणणे आहे की आम्ही सामिलीनीकरणावर सही तर केली परंतु त्यामुळे काय होते यामुळे आमचे काही हिसकावंत घेण्यात आलेले नाही आमच्याजवळही शिपाई आहेत जेव्हा इंग्रजांचे सरकार होते तेव्हा ते खेळण्यासारखे होते परंतु आता तसे ते तसे थोडेच आहे देशातील संस्थानिकांना जे करायचे असेल ते करू शकतात मी स्वतःची तर देशी संस्थानिक नाही यामुळे मला माहीत आहे की ते काय करू शकतात किती भले करू शकतात देशी संस्थानिकांना मी अतिशय आदरपूर्वक सांगेन की तुम्ही जर इतकी अहंकारी असाल की ही जी इतकी प्रजा आहे तिला तुम्ही मारून टाकू शकता कापू टाकू शकता तो तुम्ही राहू शकणार नाही मी तर सांगितले आहे की जे राजे लोक आहेत ते जर जनतेचे विश्वस्त झाले तरच त्यांना स्थान आहे ते जर जनतेचे मालक बनू पाहतील तिचे शोषण करू पातील, तिला दाबून ठेऊ पाहतील तर ते त्यांचे कोणतेही स्थान असू शकत नाही याबद्दल मला शंका नाही भारतात कोणतीही परिस्थिती असेल ते तर देवालाच माहीत संस्थानिक आहेत खरे परंतु त्यांच्याजवळ कोणताही पर्याय नाही ते कधीही भारताचे राज्य चालवू शकणार नाही त्यानंतर आपण गुलाम झालो तरी हो संस्थानिक गुलाम होते तो का एक युग होते शासन होते विचार के राजे लोग बरे है असूद्या राज्य करूं अपने स्वार्था मगर का दोष दया पर आज आप इतक दुर्दवी जलो आहो कि आम दोग वेड़ लग्लासारे आपसा भांडत आहो क्या को एक जिंकेल व्रसरी अथवा तिसरी शक्ति अथवा दोन चार सत्ता मिल्वन भारताला खाऊन टाक तर त्याबरोबर ते या संस्थानिकांनाही खाऊन टाकतील जर ते भारताशी प्रामाणिक राहतील व जनतेचे सेवक बनून राहतील तर ठीक आहे मी तर प्रजलाई म्हणेन की त्यांनी भित्रेपणा का करावा राजांजवळ शस्त्र आहेत आणि प्रजा निशस्त्र आहे म्हणून काय झाले आपणही साम्राज्याशी लढत होतो आपणही निशस्त्र होतो आपण काही लपवून शस्त्र ठेवले होते अशी गोष्ट नव्हती जर असे असते तर मला तरी याची काहीतरी माहिती असते परंतु असे नव्हते करोडो लोकांनी त्यांचा अंतकरणाच्या बळावर सामना केला आपण विचार केला की मारतील एक लाख मारतील दोन लाख मारतील कदाचित तीन लाखही मारतील परंतु अखेरीस ते किती लोकांना मारणार होते चाळीस कोटी लोकांचा जो तो प्रश्न होता आपणा सर्वांना कापता कापता त्यांच्या हाताचा थरका पडाला असता अशाच प्रकारे ही जी जनता आहे तिला स्वातंत्र्यत मिळायलाच पाहिजे होते आणि ते मिळालेही त्या स्वातंत्र्याची आम्ही काय करतो ही वेगळी गोष्ट आहे मी तर म्हणेन की राजे लोकांनी वेळ्याप्रमाणे वागू नये आपण स्वेच्छाचारी होऊ शकत नाही व्याभिचारी होऊ शकत नाही हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे दारू पिऊन ते दिवसभर पळून रातील, असे होऊ शकत नाही हे तर मी तुम्हाला आणि तुमच्याद्वारे राजे लोकांना सांगितले एकदा मी तुम्हाला सांगितले होते की आता दसरा येत आहे आणि त्यानंतर लगेच एक दिवसानंतर बकरी ईद येत आह या दिवसात हिंदू आणि मुसलमान हे दोघेही घाबरलेले असतात आज आस तर अजूनच भयभीत आहेत कारण अत्याचार एका बाजूनेच होऊ शकतो जर हिंदूंना वेळ लागले आणि ते म्हणू लागले की बकरी ईद आहे तर मुसलमानांना कापा आपला दसराही झाला आहे दसरा विजय साजरा करता दसरा है एकादशी है तिवी राम भरत मिलाप है तरुन अपन संयम शिकालाजे मानुसगी शिकालाइजे धर्म का शिकायला पाएजे. जर आप शिकलोर अपन खर्थ ने दसरा साजरा करू दस दिवसी दुर्गा पूजा ही होते दुर्गा अर्थ हा आ कि ती एक मोटी शक्ति है व ति उपासना कर उपर जाऊ शको बोबर दसाया अर्था का अपन दिवसभर राग रंग रूप यांच्यातच मग्न असावे याला गुजरातमध्ये नवरात्र म्हणतात आम्ही लहान होतो तेव्हा आई सांगायची की नवरात्री जेवण करू नये जर खायचेच खर असेल तर फळं खा जमलेसण्याचं दूध प्या जर खरोखर पूर्ण उपवास करू शकलात तर फारच चांगले माझी आई तर खूप उपवास करणारी होती तिची मी बरोबरी करू शकत नाही माझे मोठे भाऊ तर मुळीच बरोबरी करू शकत नव्हते मी थोडीशी बरोबरी करू शकत असे परंतु तिच्यात उपवास करण्याची जी शक्ती होती त्यासमोर मी एखाद्या खेळण्याप्रमाणे आहे मुलाप्रमाणे आहे अशा प्रकारे अपन दसरा साजरा करो आमता दस महत्व अते हर जी दिवा ये तिच थोड़ी मौज मजा करू शको परंतु दस मूल नहीं नवर्रे हा जो अर्थ आोड् का कापाकापी करना आहो दस बकरी ईद आज जे मुसलमान बधव आहतना अपन घाबरले आतले बधवे जे राष्ट्रवादी मुसलमानते ही आज श्रस्त आहत् पड़ता कूठे जाती आम्मी इतके निर्दय आ की आम्ही त्यांनाही हाकलण्याच्या मागे लागलो हो, मग शांतता कशी असेल शांतता असू तरी कशी शकते तुम्ही चार वा साडेतीन कोटी मुसलमानांना मारू शकाल काय पळवून लावू शकाल काय वा हिंदू बनवू शकाल काय अरे असे कडे सुद्धा नाश करण्याचा साहे, तुमच्यावरही अशी जबरदस्ती झाली तर काय तुम्ही सर्व मुसलमान व्हाल तुम्हाला सांगण्यात आले की कलमा वाचा आणि नाही वाचलात तर तुम्हाला मारून टाकू तर तुम्ही कलमा वाचाल मी तर पहिला असा माणूस असेन की जो म्हणेल की आधी तुम्ही आम्हा सर्वांचे गळे कापा आणि नंतर बोला इतकी तर आपल्यामध्ये हिम्मत असली पाहिजे अशा प्रकारे मुसलमानांना हिंदू होण्याकरता सांगणे चांगली गोष्ट नाही मला तरी असा हिंदू नको अशा हिंदूंनी कायम हिंदू धर्म वाचवू शकतो मला तर असा हिंदू पाहिजे की जो संयमाने राहील मी असा उद्धट आणि निर्दय का हो उद्धट आणि निर्दय होणे आणि धर्माचे पालन करणे या दोन्ही गोष्टी एकावेळी होऊ शकत नाही तर हे जे दोन दिवस आहेत त्यात आम्ही घाबरायला नको शांत राहायचे आणि आमच्याकडून जो अपराध झाला आहे त्याचे प्राचित्य घेतले पाहिजे वा पश्चाताप केला पाहिजे व भाऊ भाऊ म्हणून परस्परांना भेटायला पाहिजे जर तुम्ही इतके करू शकला तर ईद नंतर तुम्हाला मी इथे दिसणार नाही मी पंजाबमध्ये जाणार आहे काय असे एक हिंदू सदग्रस्तांनी मला विचारले मी त्यांना विचारले तुम्हाला मला पंजाबला पाठवायचे आहे काय मी म्हणालो हो गेलो तरी त्यांच्याशीही भांडेन माझे भांडण कसे असते हे तर तुम्हाला माहीतच आहे त्यांच्याशी पोट भरून गोष्टी करेन तिथून जे लाखो लोक येत आहेत हिंदू आणि शीख ते आपल्या जागेवर का बसू शकत नाहीत जोपर्यंत असे होणार नाही तोपर्यंत मी शांततेत बसू शकणार नाही त्यानंतर मुसलमानांना आणायचे आहे मग तुम्ही म्हणाल की असे तर होऊ शकणार नाही मी म्हणेन की तसे होऊ शकते परंतु त्याची किल्ली दिल्लीत पडलेली आहे हे जे दोन दिवस येणार आहेत त्यात आपण दाखवून दिले पाहिजे की हिंदू आणि मुसलमान सज्जन लोक आहेत आणि दोघेही एकोप्याने राहणार आहेत प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर 23 एकोणीसशे सत्तेच्या नवी दिल्ली ऑक्टोबर तेवीस एकोणीशे सत्तेच्या बंधूंनो आणि भगिनींनो दोन बंधू लिहितात आम्ही निर्वासित आहो आमच्या मित्राच्या संरक्षणाखाली आम्ही राहत आहोत थंडीमुळे आम्ही फार दुखी आहो कांबळी आणि दुलया कुठून मिळू शकतील ते कृपा करून -कुरु आम्हाला कळवा अशा निर्वासितांकरता काही तरतूद आहे काय ते रावळपिंडीची असल्याचे त्यांनी लिहिले आह आता अशा प्रकारचे तर बरेच लोक असतील ज्या दुलया आणि कांबळी गोळा केली जात आहेत त्या शिबिरातील लोकांकरता आह आणि त्यांच्याजवळ पांघरुणाकरता काही नाहीये स्पष्ट आह त्यांच्याकरताच ही व्यवस्था होत आह बरीचशी वाटली गेली आहेत आणि अजून वाटली जातील हजारोंच्या संख्येत लोक पडले आहेत काही थोडे असते तर गोष्ट वेगळी होती शक्य आहे की असे लाखो लोकसुद्धा असतील की ज्यांना या गोष्टी मिळाल्या पाहिजे कुरुक्षेत्र येतील एका शिबिराची व्यवस्था केंद्र सरकारनं आपल्या हाती घेतली आह तिथे मोठ्या संख्येत लोक पडलआआहे अनेकण्याची शक्यता आह दिल्ली शहरात सुद्धा अशा अनेकछावण्याआहेत कमीत कमी तीन आणि कदाची, चार छावण्या पूर्व पंजाबमध्ये आहेत येथील छावण्यांमध्ये ज्या गोष्टी पुरवण्यात येतात त्याच येथील छावण्यांमध्ये सुद्धा पुरवल्या गेल्या पाहिजे ते सुद्धा तर निर्वासितच आहेत परंतु जे निर्वासित मित्रांच्या घरी राहतात त्यांना काही पांघरुणे देणे मित्रांचे काम असते असे मला वाटते परंतु शक्य आहे की जे लोक निर्वासितांना आपल्या घरी ठेवतात ते स्वतःकरता सुद्धा दुलई कांबळे यांची व्यवस्था मोठ्या मुश्किलीने करू शकत असतील तर मग ज्यांना ते आश्रय देतात त्यांची व्यवस्था कुठून करतील असे अशक्य आहे असे मला म्हणायचे नाही परंतु मला असे वाटते की ज्या कोणाला दुलाईची आवश्यकता आहे त्या सर्वांना दुलाया पुरवण्यात येतील याशिवाय जे लोक या गोष्टीची मागणी करतात ते सर्व प्रामाणिकच असतात असे नाही लोकांना गरज असते म्हणून ते या गोष्टी मागतात असे नाही मी अनेक शिबिरे पाहिले आहेत अशा प्रकारची कामे मी नेहमीच करत आलो आह मी दक्षिण आफ्रिक होतो तेव्हापासून मी हे काम करत आलो आहे त्यामुळे अशा कामातील अडचणी मला माहीत आहेत मला ज्या दोघांनी लिहिले त्यांच्याविरुद्ध मी कोणतीही तक्रार ऐकलेली नाही परंतु या गोष्टींची ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजे यात काही संशय नाही परंतु या लोकांबद्दल मला माहिती कशी असेल मी ती शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो असे काही नाही की माहिती काढण्याचा मी मुळीच प्रयत्न करत नाही आणि मला कोणीच फसवणार नाही असेही मी गृहित धरत नाही यामुळे जो मागेल त्याने कांबळी घ्यावी असेही नाही हे बंधू असे काही उदाहरण दाखवू शकतील काय मी तर पाठवू शकत नाही परंतु मला वाटते की त्यांना कुठून मिळून जातील माझ्यासोबत कांबळी आहेत खरे नाहीत अशी गोष्ट नाही परंतु ही सर्व कामळी कुरुक्षेत्राला पाठवण्याकरता आहेत इतर लोक इतर गोळा करत आहेत ते या लोकांना पाठवू शकतात इथे रोज लोक येत आहेत ते बिर्ला मंदिरात जातात आणि ती जागाही भरली आहे यामुळे अजून जास्त लोकांकरता जागा नाही देवळातील लोकांना शक्य जितक्या लोकांना सामावून घेतले आहे ते इतरांच्या दुःखात नेहमी सहभागी झाले आहेत ते, ते दिवसरात्र काम करत आहेत ते लोकांना भेटायला जातात आणि त्यांच्याकरता कामळी व अन्नधान्य गोळा करतात व गरज ते वाटतात परंतु दिवसेंदिवस माणसांचा प्रवाह येत असल्यामुळे तेही टकले आहेत किती दिवस त्यांना ते अशा प्रकारे देत राहणार आहेत हीच समस्या आपल्याकरताही आहे मी या लोकांना म्हणेन की त्यांनी स्वतःकरता काहीतरी केले पाहिजे हे खरे आहे की जेव्हा या गोष्टी प्रत्येकाकरता केल्या जात आहेत तेव्हा त्यांच्याकरताही ते केल्या गेल्या पाहिजे सर्वांसाठी एकच नियम असला पाहिजे एका माणसाकरता एक नियम असेल आणि दुसऱ्याकरता वेगळा तर आपण मोठ्या प्रमाणात काम करू शकत नाही यामुळे सर्व गोष्टी समजावून सांगण्याकरता मी इतका वेळ घेतला दररोज वाढत चाललेल्या या थंडीला आपण कसे तोंड देणार एक दिवस सुद्धा कोणालाही या थंडीचा त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली आज मी अजून एक गोष्ट ऐकली आज अनेक दुकाने उड़ी असल्यामुळे हो एका गरीब मुसलमानाच्या मनात आले की आपणही आपले दुकान उघडावे आज तो आपले दुकान उघडण्याकरता निघून गेला होता तो चष्म्याचे काम करायचा असा माणूस मुश्किलीने दिवसाला दोन चार रुपये कमावत असेल मला माहीत नाही तो कोण होता त्याचे नावही मला माहीत नाही तो दुगार करता जात होता तेव्हा त्याला कापून टाकले ही संपूर्ण दिल्लीकरता लाजीरवाणी गोष्ट आहे कुणीतरी कापले असेल एकाने वा दोघांनी परंतु दोन माणसे कशी तेव्हा रात्रही नव्हती दुकान तर लपून छपून उघडले जाऊ शकत नाही सर्व माणसे इतजात असतात यातून कोणीही अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही त्यांच्या कापण्याचे धैर्य कुठून आले लोक अशा गोष्टीत बेफिकीर असतात म्हणतात एका मुसलमानाला कापले आहे ना बरे झाले ते जर हिंदूंना मारतात शिखांना मारता, तर आपणही त्यांना मारावे बदला घेण्याचा असा विचार मनात निर्माण होतो याला अडवले पाहिजे जर अडवले नाही तर दिल्ली आपले चारित्र्य गमावेल दिल्लीत केवळ हिंदू आणि शिखांनी राहावे असे तुम्हाला वाटते काय असे असेल तर दिल्ली नष्ट होईल जग तिला सहन करणार नाही दिल्लीच्या मागे एक फार मोठा इतिहास पडलेला आहे तो इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर तो वेडेपणा होईल आज मला तुम्हाला महारोगाने पीडित लोकांविषयी सांगायचे आहे भारतातही असे अनेक लोक आहेत ते रस्त्यात दिसत नाहीत कारण त्यांना पाहिल्याने घृणा निर्माण होते ज्यांना महारोग आहे ते रोगी पापी आहेत आणि जर पापी नाही तसे नाही हे टीक आहे की ज्याला रोग आहे त्याने काही ना काही चूक केलीच असावी मला जेव्हा खोकला झाला तेव्हा मी समजत होतो की मी काही ना काही चूक केलीच असावी चूक म्हणजे पाप असेच मी समजतो खोकला प्रत्येकालाच होत असतो तो होण्यात काही दोष नाही असे समजणाऱ्यातील मी नाही तर माझ्यासाठी ना जो नियम मी मानतो तो सर्व जगाकरता असतो महारोगा काथळीचा रोग आहे तो कसा होतो याबद्दल अनेक कथा आहे माझी तर मान्यता आहे की हा शरीराचा रोग आहे आणि या रोगात व खोकल्यात काही अंतर नाही ज्याला महारोग होतो त्याला जास्त त्रास होतो त्याची बोटे चालली जातात नाक चालले जाते हात चाले जातात असा माणूस विद्रुप होतो परंतु तो, तो विद्रूप आहे म्हणून त्याला जास्त वेदना आहेत अशी गोष्ट नाही मी तर म्हणेन की ज्याचे मन मलिन आहे त्याच्याबद्दल जास्त घृणा वाटायला पाहिजे ज्याचे शरीर मलिन आहे कारण ते सुद्धा मनमलिन असल्यामुळेच होते आणि त्याचबरोबर ज्याची दृष्टी वाईट असते जो ईश्वराचे भजन न ऐकता जगातील दुष्ट लोकांच्या इतिहासात रस घेतो तो खरा महारोगी आहे असा आजार असलेले तर अनेक पडलेले आहेत कारण आपण सर्व असे आहो आणि याची कोणीही परवा करत नाही परंतु प्रत्येकाला महारोग होत नसल्यामुळे ज्यांना महारोग आहेत त्यांचा आपल्याला तिरस्कार वाटतो आपल्यामध्ये अनेक ख्रिश्चन होते भारतात जितकी महारोगांची रुग्णालयं आहेत तितकी त्यांची होती आणि आजही आहेत ते लोक परोपकाराच्या भावनेने त्यांची सेवा करतात आज असे लोक झाले आहेत की जे परोपकाराच्या दृष्टीने त्यांचे काम करत आहेत एक परोपकारी पुरुष मी तो त्यांना महात्माच म्हणेन मनोहर दिवान आहेत ते वर्धेत राहतात आणि विनोबा भावेचे ते मोठे शिष्य आहेत विनोबाजी तर फार मोठे माणूस आहेत तर मनोहरच्या मनात आले की चला काही ना काही करूया तर ते त्यांनी महारोगांची सेवा करण्याचे से काम पसंत केले विनोबाने सुद्धा त्यांना जसे करण्याकरता प्रेरित केले होते ते अनासक्त आहेत पैशाची त्यांना चिंता नाही ते डॉक्टर नाहीत परंतु त्यांनी या रोगाचा भरपूर अभ्यास केला आहे अनेक लोक त्यांची मदत घेतात आता वर्धेत एका समितीतर्फे लहान प्रमाणात एक परिषद होणार आहे जे लोक या कामात लागलेले आहेत ते तिथे ते भेटतील डॉक्टर नायर सुद्धा, त्याच कामाकरता जाणार आहेत खरे म्हणजे डॉक्टर जीवराज आणि राजकुमारी त्या कामाकरता जाणार होत्या राजकुमारीला तर या कामाची कामा ते ते जास्त माहिती आहे कारण त्या माझ्याबरोबर सेवाग्रामला राहिलेल्या आहेत परंतु इथल्या कामात त्या अतिशय जास्त गोठलेल्या असल्यामुळे जाऊ शकत नाहीत त्यांनी तिथे जावे म्हणून कोणीही बजवडी तर करता येऊ शकत नाही आणि आग्रह करणार कोण सेवेचे काम आहे ज्याला जायचे असेल तो जाईल परंतु त्यांना सवड नाही म्हणून ते जाणार नाहीत एक अजून बंधू आहेत त्यांचे नाव जगदीशन आहे त्यांना स्वतःलाही महारोग झाला आह मद्रासचे ते फार चांगले माणूस आहेत आणि विद्वान आहश्रीनिवास शास्त्री यांचे भक्त आहेत त्यांनी स्वतःला या कामाला वाहून घेतली आह इतर अनेक लोकांबरोबर ते या प्रश्नला उपस्थित राहणार आह ही करून कथा आहे आणि लक्ष वेधून घेणारही आह अनेक लोक या कामात घुतलेले आहेत कलकत्त्यात फार मोठे महारोग्यांचे रुग्णालय आहे ते मोठ्या प्रमाणात काम करते हे सर्व काम परोपकाराच्या भावनेने करण्यात येते आणि ते दिवसेंदिवस वाढत आहे मी जेव्हा कलकत्त्यात होतो तेव्हा मला तिथे नेले होते आणि मी काहीतरी लिहावे अशी विनंतीही मला करण्यात आली होती परंतु मी इथे येण्याची तयारी करत होतो देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक महारोगी रुग्णालये आहेत परंतु जितक्या मोठ्या प्रमाणात हे काम केले जायला पाहिजे तितक्या प्रमाणात केले जात नाही मला असे म्हणायचे नाही की प्रत्येकाने याच कामात रस घेतला पाहिजे परंतु आपल्याला जेव्हा सोडीचा मोकळा वेळ असतो तेव्हा आपण अशा प्रकारचा कामात रस घेऊ शकतो हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आपण केवळ एकमेकांचा नाश करण्यात गुणकेलो असलो पाहिजे काय मी तर म्हणेन की हा सर्वात वाईट रोग आहे सर्वात वाईट प्रकारचा महारोग आहे आपण चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करतो आणि आपसात भांडून आपला स्वतःचा नाश करून घेतो हिंदू मुसलमानांना मारतात आणि मुसलमान हिंदू आणि मारतात आपण किती काळ परस्परांना मारत राहणार आहोत आपल्याजवळ जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करायचा व प्रेमभाव निर्माण होईल अशा कामात तो लावला तर चांगले होणार नाही काय